वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग तेहतीसा तो पोवळ्यासारख्या वर्णाचे मुख असलेला हनुमान झाडावरून खाली उतरून नम्र भावाने गरीब होऊन सीतेला दंडवत घालून पुढे सरला तो महा तेजस्वी वायुपुत्र हनुमान मस्तकाला हात जोडून गोडवाणीने सीतेला म्हणाला हे कमलानेत्र असणाऱ्या मलिन वस्त्र नेसलेल्या स्त्रिये झाडाच्या फांदीला उंच हात धरून तू उभी तू अव्यंग दिसणारे कोण बरे कमळाच्या पाकळ्यावरून ठिबकणाऱ्या पाण्यासारखे तुझ्या डोळ्यातून शोकाने आणि का बरे गळत आहे हे सुंदरी देवांची असुरांची नाग गंधर्व राक्षस यक्ष किन्नर यांच्यापैकी कोणाची तू आहेस की, की सुंदरी रुद्र मरुत वसू यांची तू आहेस मला तर तू दिसतेस की चंद्राचा वियोग होऊन स्वर्गातून खाली पडलेली सर्व नक्षत्रातील श्रेष्ठ आणि सर्व गुणांनी अधिक असल्यामुळेही श्रेष्ठ असलेली तू रोहिणी काळ्या भोर डोळ्यांच्या सुंदरी की तू रागाने अथवा मोहाने आपले पती वसिष्ठ यांना राग म्हणून आलेली अरुंधती अरुंधती तर हे सुंदरी तुझा पुत्र कोण पिता कोण भ्राता आणि भरता कोण तो या लोकातून दुसऱ्या लोकी गेल्यामुळे त्याचा तू शोक करीत तू भूमीवर उभी आहेस रडत आहेस सुस्कारे टाकीत आहेस त्यावरून आणि राजाचे नाव घेत आहेस त्यावरून तू देवी नाहीस असे मला वाटते दुसरे कारण म्हणजे तुझे अंगावरची चिन्हे आणि लक्षणे जी मला दिसतात त्यावरून तू कोणा राजाची राणी किंवा राजकन्या असावीस असे वाटते जर तू रावणाने जनस्थानातून बलात्काराने झटापट करून पळवून आणलेली सीता असतील तर तुझे भले हो मी विचारित आहे मला सांग तुझे दैन्य दैवीरूप तपाचरणाला शोभणारा वेश यावरून तू खात्रीने रामाची पट्टराणी असली पाहिजेस त्याचे बोलणे ऐकून रामाच्या नावाचा उच्चाराने हर्षित होऊन वैद्य ही झाडावरच असलेल्या हनुमंताला म्हणाली पृथ्वी तलावरील राजसिंहाचा प्रमुख शत्रुसैन्याचा धुवा ओढवणारा सुप्रसिद्ध दशरथ त्याची मी सून विदेहपती महात्म्या जनकाची मी कन्या आणि धीमान रामाची भार्याय मला सीता या नावाने ओळखतात तिकडे रामाच्या घरी बारा वर्षे मी सर्व इच्छा भरपूर पुरणाऱ्या अवस्थेत मानवी भोग भोगत होते त्यानंतर तेराव्या वर्षी राजाने उपाध्यायासह रामाला राज्याचा अभिषेक करण्याचे ठरवले पण रामाच्या अभिषेकाची सामग्री गोळा होत असतानाच कैकई नावाची राणी आपल्या पतीला म्हणाली जर रामाला अभिषेक होत असेल तर मी एक दिवसही भोजन किंवा खाणेपिणे करणार नाही हा माझ्या जीवाचा शेवटच समजा नृपश्रेष्ठा तुम्ही प्रेमाने मला जे वचन दिले ते जर तुम्हाला खोटे करायचे नसेल तर रामाला वनात जाऊ द्या तो राजा सत्यवचने त्या देवीला दिलेल्या वचनाचे स्मरण झाले आणि कैकेईचे अप्रिय क्रूर बोलणे ऐकून तो मूर्छित झाला मग त्या वृद्ध सत्य धर्माला प्रामाणिक राहणाऱ्या राजाने आपल्या ज्येष्ठ यशवंत पुत्राकडे रडत रडत राज्याची याचना केली त्याला अभिषेकाहूनही पित्याचे वचन अधिक प्रिय होते त्याने अगोदर मनाने ते मान्य करून वाचनही त्याचा स्वीकार केला द्यावे घेऊ नये जीव वाचवण्याकरतासुद्धा किंचितही अप्रिय बोलू नये असा हा राम सत्याचरणी त्याने आपली अंगावरची बहुमोल वस्तरे सोडून दिली त्या दिंग दिगंत यश असणाऱ्याने मनाने राज्य सोडून दिले आणि आपल्या मातेला आणि मला तसे सांगितले त्याबरोबर मी वनात जाण्याला सिद्ध होऊन लगेच त्याच्या निघाले त्याला सोडून स्वर्गात राहणेसुद्धा मला आवडत नाही मित्रांना आनंद देणारा महाभाग सुमित्रापुत्र पुत्र लक्ष्मण यापूर्वीच आपल्या ज्येष्ठाच्या मागोमाग जाण्याकरता कुषगवताची वस्त्रे अंगावर घालून सिद्ध होता असे आम्ही राजाच्या आज्ञेचा बहुमान करून घेतलेल्या व्रतावर दृढ राहिलो आणि पूर्वी कधी न पाहिलेल्या दाट दिसणाऱ्या वनात शिरलो आम्ही दंडकारण्यात असताना मला त्या अद्वितीय तेजस्वी रामाच्या भारेला दुरात्म्या रावण राक्षसाने पळवले दोन महिन्यांचा कालावधी कृपा म्हणून त्यांनी मला जिवंत राहण्याकरिता दिलाय दोन महिने उलटताच मी माझा प्राण सोडीन सुंदरकांडाचा तेहतीसावा सर्ग समाप्त